पुस्तक भारतकन्या कल्पना चावला मूळ लेखक पंकज किशोर अनुवाद डॉक्टर कमलेश मेटकर वाचक विद्यापाटील प्रकरण दहावे मुलाखत प्रश्न एक तुमच्या बालपणापासून तुम्हाला आवड असलेल्या गोष्टींबद्दल तुम्ही सांगू शकाल का किंबहुना नासापर्यंत येण्यासाठी कशामुळे तुम्ही प्रेरित झालात तुम्ही इथपर्यंत कशा काय विज्ञानाची असलेली तुमची आवड या बाबीला कारणीभूत आहे का उत्तर मी जेव्हा शाळेत जात असे तेव्हा वाटत असे की मी फार भाग्यवान आहे की कारण बोटावर मोजणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या शहरात मी राहते आमचे छोटे शहर होते पण तेथे ते फ्लाइंग क्लब होते तेव्हा आम्हाला छोटे पुष्पक विमान पहायला मिळत असे जेयू एस च्या पायपर जेऊक फारसे निराळे नव्हते विमान चालवायला शिकणारे विद्यार्थी पायपवर जेऊकवर सराव करतात मी आणि माझा भाऊ आम्ही आमच्या सायकलीवरून त्यांना पहायचो ती विमाने नक्की कुठे जातात हे जाणून घेण्यात आम्हाला रस होता रोज एकदा तरी आम्ही आमच्या वडिलांना त्या विमानात विमाना आम्हाला बसायचं म्हणून हट्ट धरायचो मग ते आम्हाला फ्लाईंग क्लबला नेत असत तिथ आम्हाला पुष्पकची चक्कर व ग्लायडर सोबत उडायला मिळत अस मला वाटतं एरोस्पेस इंजिनियर बनण्याची स्वप्ने मला इथूनच पडायला सुरुवात झाली वाढत्या वयात जेआरडी टाटांसारख्या माणसाबद्दल माहीत झाल ज्यांनी पहिल्यांदा मालव विमानांचा वापर भारतात कला तस त्यांनी वापरल्यांपैकी एक मालव विमान एका विमानतळावर आम्हाला पाहण्यास भ या विमानाला पाहिल्यानंतर त्या माणसाने इतक्या जुन्या काळी काय काय केले या विचाराने मनात कुतूहल निर्माण झाले इथूनच माझ्या कल्पनाशक्तीला चालना मिळाली मी जेव्हा हायस्कूलमधे होते तेव्हा सर्वच मला मी काय होणार म्हणून विचारत असत मला माहीत होते की मला एरोस्पेस इंजिनीअर व्हायचे आहे म्हणून याउलट असे म्हणता येईल की मला काय व्हायचे आहे हा निर्णय मी फार साध्या गोष्टींच्या आधारे घेतला तवच गप्तीदार आह आमच्या शालेय जीवनात आम्हाला काही विशिष्ट विषय निवडण्खपरिहार्य असायचे मुळात विद्यार्थी जेव्हा आठवीत असतात तेव्हा ते जवळजवळ बारा वर्षांचे असतात आणि याचवेळी विज्ञानाचे विषय इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच्या अनुषंगाने निवडायचे असतात मला वाटते ती अगदी अलीकडची पहिली वेळ असेल जेव्हा मी माझ्याशी बोलले की जर मला एरोस्पेस इंजिनीअर व्हायची आहे तर मी भौतिक रसायन वगणित हे विषय घेईन त्या दिवसापासून मी त्या ठरविलेल्या मार्गावरून पुढे चालत राहिले जेव्हा आपल्याला माहीत असते की अमुक करायचे आहे आणि ठरविल्याप्रमाणे जेव्हा घडत नाही तेव्हा आपण इतर पर्यायांचा विचार करतो माझ्या बाबतीत खायचे असे झाले प्रि इंजिनीअरिंग हमिकारावीच्या बरोबरीने मानले जाते मी प्री इंजिनीअरिंग भौतिक रसायन गणित व इतर काही भाषा घेऊन मी पूर्ण केल होत आता मी इंजिनीअरिंग कॉलेज किंवा मला हव्या हो त्या जाण्यासाठी तयार होत त्यासाठी लागणाऱ्या परीक्षा किंवा मुलाखती देण्यासाठी मी उत्सुक होत मला सुदैवाने पंजाब इंजिनीअरिंग कॉलेजात एरोस्पे इंजिनिअरिंग मिळाले खरे सांगायचे झाल्यास त्या वर्णावर माझा उद्देश एरोस्पेस इंजिनीअर वावे एवढाच होता अंतरावीरांचे लक्ष त्यावेळी माझ्यासाठी माझ्या गावीही नव्हते ही, ही माझ्या भावी आयुष्याची मला जणू चाहूल लागली होती विमान निर्मितीमध्ये मला रस होता मी जेव्हा पहिल्या वर्षात होते मला आठवते मला काय व्हायचे आह असे जेव्हा कुणी विचारायचे मी म्हणत असे मला फ्लाईट इंजिनियर व्हायचे आह मी माझ्या निर्णयावर ठाम होते फ्लाईट इंजिनियर म्हणजे नक्की काय हे मला सुद्धा माहीत नव्हते फ्लाईट इंजिनिअर विमानाचा आराखडा बनवत नाही हे ते क्षेत्र होते आता मला उत्तरायचे होते आणि ते क्षेत्र मला भेटले मी विमानावर जे काही करते त्याला एक सुंदर योगायोग म्हणता येईल प्रश्न दुसरा तुमच्या आयुष्यातील तुम्हाला प्रेरणा देणारी व्यक्ती कोण आहेत किंबहुना आता सुद्धा तुम्हाला तुम्ही जे काही करीत आहात त्यासाठी प्रेरित करतात उत्तर मला वाटते प्रेरणा व वा प्रोत्साहन या दोन्ही गोष्टी हातात घालून चालत असतात माझ्या बाबतीत बोलायचे झाल्यास दैनंदिन घडामोडीत जीवनाच्या प्रत्येक वाटेवर भेटणाऱ्या लोकांकडून घेण्यासारखे बरेच असते एखादा माणूस जेव्हा स्वतःला झोकून देऊन एखादे काम करायला निघतो अशावेळी हे पाहून मला प्रेरणाही मिळाली तर नवल उदाहरणार्थ माझ्या शालेय जीवनाला मला भेटलेले काही शिक्षक मंडळी मुलांना शिकविण्यासाठी त्यांनी पणाला लावलेली त्यांची शक्ती ही विलक्षण होती आमच्या प्रयोगासाठी ते आगळवे द्यायचे ते विशेष विद्यार्थ्यांच्या नवनवीन कल्पनांचे ते स्वागत करीत हे नोंद घेण्यासारखे होते याउलट मला असे वाटते की ते प्रत्येक गोष्ट एवढ्या धिराणे कसे घडवून जाण्याचे मला शोध लावणाऱ्यांबद्दल नेहमीच कुतोल होते त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळते मी त्या विषयांबद्दल बरीच पुस्तके वाचली अलिकड़ वाचलिपुस्तक म्हणजे शाकेटॉनच्या मोहिम्च यावर तीन चार पुस्तके वाचली पृथ्वीवरील जगांचा शोध घटी मैलोमईल केलिपायपीट जवळजवळ ध्रुवांपर्यंतची मजल त्याबरोबरच अचूक टप्प्यांवर थांबण्याचा शहाणपणाचा निर्णय घ्याची ताकद यास्रो बाबी तोंडात बोट घालायला लावणार आह लेविस आणि क्लार्कचा पाण्याला वाट करून दक्ष अमेरिकाभर कलिला प्रवास चकित करणारा आह अचाट धाडस व एकादी गोष्ट लावून धरण्याची वृत्ती यामुळे या, या सर्व लोकांनी हा इतिहास रचला आहे तुम्हाला स्टाफ माहीत असलेले तीन अॅरोबॉटिक विमान चालवायला तशी उशिरा सुरुवात केली होती तिने तिचे सर्वस्व पणाला लावले तिने चॅम्पियनशिप मध्ये भाग घेतला ती तीनदा युएसए चॅम्पियन झाली असे खूप लोक आहेत ज्यांनी आपल्या जीवनात अचाट कामे केली एक प्रसिद्ध व्यक्ती पीटर मॅथिसेन यांनी संपूर्ण जगाचा शोध लावला होता आणि सर्व चलाचरसृष्टीचे तंतोतंत लिखाण केले होते हे सर्व त्यांनी जगभर पायी फिरून केले होते या लोकांनी हिमालय व आफ्रिका या प्रांतात खूप दुर्मीळ गोष्टींचा तपास लावला मी जेव्हा केव्हा अशा लोकांचे पुस्तक वाचते तेव्हा एक गोष्ट माझ्यासमोर मला दिसते ते म्हणजे एखादी गोष्ट लावून धरण्याची वृत्ती त्यांनी जे, जे इच्छिले ते मिळविले या प्रकारे त्यांनी त्यांचे तेन काम पूर्ण केले